श्रीमद गीता, शंकर भाष्य अध्याय सतरावास्त्रमाण प्रमाणंते, गीता सोळा चोवीस या भगवंताच्या उत्तीमुळे त्याला पुढील प्रश्नाचे मूळ प्राप्त झाले आहे असं अर्जुन बोलता झाला श्लोक पहिला अर्जुन म्हणाला हे श्री जे लोक शास्त्रविधी सोडून केवळ श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची अवस्था काय सात्विक राजस्थामस यापैकी कोणती भाष्य जो कोणी मनुष्य शास्त्रविधी शास्त्राच्या आज्ञेला अर्थात श्रुती स्मृती इत्यादी शास्त्राने सांगितलेला विधानांना सोडून श्रद्धेने नास्तिक बुद्धीने संपन्न होऊन देवादिकांचे पूजन करतात या वचनामुळे श्रुती अगर स्मृती यातील शास्त्रविधांना न जाणता केवळ वडील करत आले तो आदर्श मानून जो श्रद्धापूर्वक देवादिकांचे पूजन वगैरे करतो त्या मनुष्याचे वर्तन लक्षात घेतले आहे परंतु जो मनुष्य शास्त्रविधींना जाणत असून सुद्धा त्यांना सोडून शिवाय देवाधिकांचे पूजन करतो त्याचे हे शास्त्र विधिम शास्त्रि विचनाने ग्राह्य मानले जात नाही पूर्वपक्ष कोणत्या कारणाने उत्तरपक्ष पक्ष श्रद्धेने युक्त असे विशेष या ठिकाणी देण्यात आल्याने कारण देवादिकांच्या पूजेविषयी कोणतेही शास्त्र जाणत असूनही त्यावर श्रद्धा ठेवता शास्त्राने विधान केल्याप्रमाणे देवाधिकांच्या पूजेमध्ये श्रद्धायुक्त होऊन जवर्तन करतो अशी कल्पना या ठिकाणी करण्यात आलेली नाही म्हणून सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे हे वचन राज्य मानले जाते हे कृष्णा अशा प्रकारच्या व ही निष्ठा कोणत्या प्रकारची असते सात्विक राज अस की तस असे म्हणण्याचा सारांश असं आहे की मनुष्याचे पूजा जी कर्म आहे ते या तीन प्रकारपैकी कोणत्या प्रकारात मोडते हा प्रश्न सामान्य माणसाच्या बाबतीत आहे म्हणून याचे विभाग न करता उत्तर देणे उचित ठरणार नाही असा अभिप्राय लक्षात घेऊन भगवान म्हणाले लोक दुसरा मनुष्यांची ती सहज उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी राजसी तसे तामसी अशा तीन प्रकारची आहे त्याच्याबद्दल मी सांगतो ते ऐक भाष्य ज्या श्रद्धांच्या जा बाबतीत तू विचारत आहे, श्रद्धा आहे त्या श्रद्धा तीन प्रकारच्या आहेत त्या मनुष्यांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक म्हणजे मागील जन्मामध्ये मा धर्म अधर्म्य असे जे संस्कार आहेत आणि मृत्यूच्या वेळी जे प्रकटपणे येतात अशा या समुदायाला स्वभाव असे नाव आहे यामुळे उत्पन्न झालेली श्रद्धा तीन प्रकारची असते सत्व गुणामुळे उत्पन्न होणारी म्हणजे देव पूजा बद्दल असलेली श्रद्धा सात्विक श्रद्धा आहे रजगुणामुळे उत्पन्न झालेली यक्ष राक्षस यांच्या पूजाविषयी निर्माण होणारी श्रद्धा राजसी आहे आणि तमगुणामुळे उत्पन्न होणारी प्रेत जातिकांच्या पूजेविषयी असलेली श्रद्धा तामसी असते अशी ही तीन प्रकारची श्रद्धा आहे यांच्याविषयी पुढे जे सांगण्यात येत आहे ते एक ही श्रद्धा तीन प्रकारची आहे श्लोक तिसरा हे भारता सर्व मनुष्यांची श्रद्धा त्यांच्या सात्विकतेप्रमाणे असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो श्रद्धेने युक्त असतो तो त्या श्रद्धे रूपच हे भारता सर्व प्राणीमात्रांची श्रद्धा त्यांच्यावर असलेल्या भिन्न, भिन्न संस्कारातून निर्माण झालेल्या अंतकरणाप्रमाणे तयार होते असे असेल तर त्याचे काय होईल याबद्दल सांगतात या ठिकाणचा सा पुरुष हा संसारिक जीव असून तो श्रद्धामय आहे कारण तो ज्या श्रद्धेनं युक्त असतो अर्थात ज्या जीवाची ज्या प्रकारची श्रद्धा असते तो स्वतः तसाच असतो म्हणजे त्या श्रद्धेनं रूपच असतो म्हणून कार्यरूप कार्यरूपचिन्हामुळे या श्रद्धेला कारण ठरणारी क्रिया देवादेपांची पूजा वगैरेच्या योगे सात्विकादिनिष्ठांचे अनुमान केले पाहिजे म्हणून पुढे सांगतात की श्लोक चौथा सात्विक लोक देवाधिकांची पूजा अर्चा करतात राक्षस राक्ष लोक यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात तामसी लोक प्रेत आणि सात्विक असणारे लोक देवांचे पूजन करतात राजसी पुरुष यक्ष आणि राक्षसो त्याप्रमाणे अन्य म्हणजे तामसी निष्ठा असणारे लोक प्रेत आणि सात मातृकादी भूतकर्णांची पूजा करतात याप्रमाणे कार्यानुरूप चंचा निष्ठांचा निर्णय करण्यात आला आहे अशा हजारो मनुष्यांपैकी कोणी एक शास्त्रविधी सोडून पूजाधिकार्या तत्पर असणारा सात्विक निष्ठावंत होतो जास्तीत जास्त मनुष्य राजसी आणि तामसी निष्ठावंत असतात हे कसे हे सांगण्यात येते लोक पाचवा जे लोक शास्त्रविधीरहित घोर तपाचरण करतात ते दंभ अहंकार युक्त तसेच आसक्ती अभिमान युक्त असतात भाष्य शास्त्रामध्ये ज्याचे विधान करण्यात आलेले नाही त्याला अशास्त्रविहित असे म्हणतात आणि अन्य प्राणीमात्रांना पीडा करणारे तप दंभ अहंकार या दोषांनी युक्त होऊन आणि आसक्तीमुळे निर्माण झालेले बळ किंवा आसक्ती आणि बल यांच्या योगाने तप करतो लोकसा हवा शरीर धारण करणाऱ्या भूतमात्रांना आणि अंतःकरणाच्या प्रतिष्ठा असलेल्या मला सुद्धा कृष करणारे आहेत अशा त्या अज्ञानी लोकांना ते आसुरी स्वभावाचे आहेत असे समज भाष्य हे अविवेकी लोक इंद्रियांच्या रूपाने शरीरात पूर्णपणे असणाऱ्या भूत समुदायाला आणि या शरीराच्या अर्थ अंतरात्म्याच्या रूपाने स्थित असलेल्या त्यांच्या कर्माचा आणि बुद्धीचा साक्षी असलेल्या मला ईश्वराला सुद्धा त्रास देतात माझी अज्ञान मानणे म्हणजे मला त्रास देणे होय या प्रकारे मला त्रास देताना उग्र तप करतात त्यांना आसुरी समाज ज्यांचा निश्चय असुरांप्रमाणे असतो ते लोक आसुरी निर्णय करणारे असतात त्यांची संगत सोडून दिली पाहिजे असे जाणून घे हा उपदेश आहे भिन्न विशेष पदार्थांवर किंवा फळेमुळे यावर अतिशय प्रेम असले म्हणजे या खुण्यावरून सात्विक राजस आणि तामस असे अन्न ठरवावे राजसी आणि तामसी अन्नाचा परित्याग करून सात्विक आहाराचे सेवन करावे याचप्रमाणे यज्ञाधिकांचे सात्विकादी भेद आहेत त्यांचे प्रतिपादन या ठिकाणी एवढ्याच करण्यात करता येते की राजस आणि तामास यज्ञ जाणून घेऊन कोणत्या प्रकारे त्याचा त्याग करावा किंवा लोकांनी कशा प्रकारे त्यांचा त्याग करावा आणि सात्विक यज्ञाचे अनुष्ठान करावे श्लोक सातवा प्राणीमात्रांना प्रिय आहार देखील तीन प्रकारचा असतो यज्ञ तप तसे ही देखील तीन प्रकारची असतात यातील हा भेद एक श्लोक आठवा आयुष्य बल आरोग्य सुख प्रेमसंवर्धन करणारा रसयुक्त स्नेहयुक्त आणि स्थिर असा मनाला आनंद देणारा आहार सात्विक लोकांना प्रिय असतो श्लोक नववा कडू आंबट खारट अतिशय उष्ण तिखट कोरडा रस शून्य शुन, दाहक दुःख शोक आणि रोग उत्पन्न करणारा आहार राजस पुरुषांना योग्य वाटतात श्लोक अर्धवट शिजलेला रस नष्ट झालेला दुर्गंधीयुक्त शिळा आणि उष्टा तसेच अपवित्र आहार तामस लोकांना प्रिय असतो भाष्य अर्धवट शिजलेला गतरस रसविरहित उती दुर्गंधीयुक्त वास येणारा अर्थात ज्याला शिजवून एक रात्र गेले आहे असा त्याप्रमाणे उच्चिष्ट एकाने भक्षण करताना शिल्लक उरलेला अमैध यज्ञाला उपयुक्त नसणारा असा आहार तामसी मनुष्यांना प्रिय होतो या ठिकाणी यात यामयाचा अर्थ अर्धवट शिजलेला असा करण्यात आला आहे कारण बल नाहीसा करणारा यासाठी गतरस या शब्दाची योजना करण्यात आली आहे तीन यज्ञाविषयी सांगतात श्लोक अकरावा शास्त्रयुक्त यज्ञ करणे हे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून जो यज्ञ केला जातो तो, के तो, तो सात्विक यज्ञ होय भाष्य फळाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे यज्ञाचे अनुष्ठान करण्यात येते त्याप्रमाणे यज्ञ करणे यज्ञाचे संपादन करणे हे कर्तव्य आहे अशा प्रकारे मनाचे समाधान करून अर्थात या योगे मला माझ्या पुरुषा थर्चे प्रदर्शन करावयाचे नाही असा निश्चय करून जो यज्ञ करण्यात येतो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात श्लोक बाष्ठा केवदंभासाठी आणि फळ प्राप्त व्हावे या इच्छेने जो यज्ञ केला जातो तो, तो यज्ञ राजस आहे असे समज श्लोकते रावा शास्त्रविधा विधीवि शिवाय अन्नदानरहित मंत्ररहित दक्षिणारहित आणि श्रद्धाशून्य अवस्थित केलेल्या यज्ञाला तामसी यज्ञ असे म्हणतात भाष्य जे यज्ञ भीतीहीन शास्त्राने सांगितलेले आहेत त्यात त्याच्या विपरीत अतृष्टांना ब्राह्मणांना ज्या यज्ञात य अन्न दिले जात नाही तसेच मंत्रहीन वर्ण आणि स्वर यांच्या शिवाय आणि सांगितल्याप्रमाणे दक्षिण आणि श्रद्धारहित होऊन केलेल्या या यज्ञास तामसी गुणयुक्त यज्ञ असे म्हणतात तीन प्रकारच्या तपांविषयी श्लोक चौदावा देव ब्राह्मण गुरु ज्ञान यांचे पूजन पवित्रता सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा हे शरीराने होणारे तप होय भाष्य देव ब्राह्मण गुरु आणि प्रज्ञावाने या सर्वांचे पूजन शौच अपवित्रता अर्जव सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे सर्व शरीराने केले तप होय शरीर ज्यामध्ये प्रमुख आहे असे सर्व प्रकारचे कार्य इंद्रियांच्या सहाय्याने करता करतो त्याला शारीरिक तप संज्ञा आहे पुढे असे सांगितले जाईल की याची पाच कारणे आहेत श्लोक पंधरावा उद्वेग न आणणारे प्रिय आणि हितकर खरे भाषण आणि स्वाध्याय हेच वाणीविषयक तप आहे असे म्हटले जाते भाष्य अनुद्वेग कर कोणत्याही प्राण्याच्या उद्वेग दुःख उत्पन्न करणारे नाही त्याप्रमाणे खरे प्रिय आणि हितकर या लोके आणि पुरलोकी सुद्धा हितकर ठरणारे असे भाषण उद्वेग निर्माण न करणारे इत्यादी लक्षणांनी वाक्याचा विशेष सांगण्यात आला आहे आणि च या शब्दाने सर्व लक्षणांचा आढावा घेण्यात आला आहे या ठिकाणी असे लक्षात घेणे आवश्यक आहे की दुसऱ्याला कोणत्याही बाबतीत उपदेश करण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या वाक्यामध्ये सत्यता प्रियत्व हितकारिता आणि दुःख न देण्याची क्षमता या सर्वांचा किंवा यापैकी एक दोन अगरतिगांचाही अभाव निर्माण झाला असता त्याला वाणींचे तप असे समजले जात नाही ज्याप्रमाणे सत्य वाक्य जर यापैकी एक दोन वगैरे तीन गुणांपेक्षा हिन दर्जाचे असेल तरी देखील ते दे वाणीचे तपन्नवे याप्रमाणे हितकारक वचन सुद्धा एक दोन किंवा तीन गुणांमध्ये हिन दर्जाचे असेल तरी सुद्धा ते वाणीचे तपन्नवे पूर्वपक्ष असे असेल तर मग वाणीचे तप कोणत्या प्रकारचे आहे उत्तर जे बोलणे सत्य ठरेल उद्वेग निर्माण करणारे नसेल परंतु आवडणारे आणि हितकर सुद्धा असेल ते वाणीचे श्रेष्ठ तप आहे ज्याप्रमाणे हे बाळा तू शांत हो स्वतःचे अध्ययन आणि योग यामध्ये स्थिर हो त्यामध्ये कल्याण आहे वगैरे बोलणे जसे आहे त्याप्रमाणे स्वतः अध्ययन करणे हे सुद्धा बाणीचे तप सांगण्यात येते श्लोक सोळावा मनाची प्रसन्नता शांत स्वभाव मौन आणि मनाचा निश्चय अंतःकरणात पवित्रता असेल त्याला मनाचे तपस हे म्हणतात भाष्य मनप्रसाद मनाची सर्वोत्तम शांती स्वच्छता संपादन करणे सौम्यता जला चांगले मनाचे व्यवहार म्हणतात आणि मुखावर ज्यामुळे प्रसन्नता येईल अशी अंतकरणाची शुद्ध वृत्ती बहुन अंतकरणाचा संयम कारण वाणीचा संयम मनाच्या संयमामुळे होतो म्हणून कार्यातून कारण स्पष्ट करण्यात येत आहे मनाचे नियंत्रण अर्थात सर्व बाजूंनी साधारणपणे मनाचा निग्रह आणि भल्या भावांची शुद्धता अर्थात दुसऱ्याबरोबर व्यवहार करताना ज्यामध्ये लपवा छपवी नाही असे म्हणणे त्याला मानसिक तप असे म्हणतात केवळ वाणी पुरता मनाचा संयम म्हणजे मन, मन मौन होय आणि सामान्यपणे संयम करणे याला आत्मनिग्रह असे म्हणतात असा यामध्ये या कथन केलेल्या काही के आणि मानसिक तप मनुष्य करीत असतामुळे याचे तीन प्रकार कसे होतात ते सांगण्यात येते श्लोक सतरावा फळाची इच्छा न करणाऱ्या आसिकते रहित पुरुषाकडून अत्यंत श्रेष्ठ प्रकारच्या केलेले ते तीन प्रकारचे तप त्याला सात्विक तप असे म्हणतात ज्याबद्दल सांगण्यात येत आहे की तीन प्रकारचे काही का वाचिक आणि मानसिक तप आहे ते कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता आणि अत्यंत समाधान समाधानी चित्ताने पुरुषाकडून श्रद्धापूर्वक आस्था पूर्ण करण्यात येते अशा या तपाला श्रेष्ठ पुरुष सात्त्विक सत्व गुण निर्माण करणारे तप असे म्हणतात श्लोक अठरावा जे तप सत्काराच्या इच्छेने मान म्हणून उज्जता लाभावी म्हणून केवळ स्वार्थी हेतूने आणि दांभिकपणे केले जाते ते क्षणैक आणि अनिश्चित फळ देणारे तप जाते भाष्य जे तप सत्कार मानव रातब आणि पूजा यांच्यासाठी करण्यात येते हा श्रेष्ठ पुरुष आहे तपस्वी आहे ब्राह्मण आहे या प्रकारे जे मोठेपणे निर्माण केले जाते त्याला सत्कार असे म्हणतात असा श्रेष्ठ पुरुष येता सुटून उभे राहणे नमस्कार करणे वगैरे गोष्टींना सन्मान म्हणतात पाय धुणे पूजा करणे भोजन देणे वगैरेला पूजा असे नाव आहे या सर्वांसाठी जे तप केले जाते त्याला या ठिकाणी राजस तप असे म्हटले आहे या तपामुळे मिळणारे फळ अनिश्चित आणि नाशवंत असल्याने याला अनित्य असे देखील संबोधण्यात येते श्लोक एकोणीसावा जे तप मूढपणे हट्टाने स्वतःला पीडाकार अथ अथवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते त्या तपाला तामस तप असे म्हणतात स्वतःच्या शरीराला पीडा निर्माण होईल आणि दुसऱ्याचे अनिष्ट करण्याच्या निमित्ताने मूळता आणि हट्ट यामुळे केले जाते अर्थात निश्चयपूर्वक केले जाते त्याला तामसी तप असे म्हणतात दानाचे श्लोक विसावा देण्यास योग्य अशा भावनेने जे दान देश आणि पात्र पुरुषाला की जो प्रत्युपकार करणार नाही अशाला दिले जाते त्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते भाष्य जे दान देणे योग्य आहे असा मनात विचार करून अनुपकारी जो प्रत्युप प्रत्युपकार करण्यास असमर्थ आहे किंवा प्रत्युपकार करण्यास समर्थ असून सुद्धा त्याच्याकडून प्रत्युपकाराची इच्छा करण्यात आलेली नाही अशा अधिकारी पुरुषाला दिलेले दिले जाते त्याचप्रमाणे कुरुक्षेत्रादी पुण्यभूमीमध्ये संक्रांतीचा आणि षडंग वेदविद्येमध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणादी श्रेष्ठ पात्र पुरुषाला जेव्हा ज्ञान दिले जाते तेव्हा त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात श्लोक परंतु जे दान प्रत्युपकाराच्या इच्छेने कष्टाने अथवा फळाच्या उद्देशाने दिले जाते ते दान राजस समजण्यात येते भाष्य जे दान प्रत्युपकारासाठी अर्थात काही काळाने ज्याला मी दान दिले आहे तो मला त्याची भरपाई करील अशा हेतूने किंवा या दानाने परलोकामध्ये फळ प्राप्त होईल अशा उद्देशाने क्लेशपूर्वक खेदपूर्वक लिहिल्या जाणाऱ्या दानाला राजस दान म्हणण्यात आले आहे जे दान सत्कार शून्य भावाने तिरस्कार अयोग्य देशात आणि काळात तसेच अपत्र पुरुषाला दिले जाते त्याला म्हटले आहे भाष्य जे दान अपवित्र स्थळी झालेल्या स्थळी तसेच पुण्याचा हेतू नसताना संक्रांत वगैरे विशेष दिवस नसताना अशा वेळी आणि मूर्ख चोर वगैरे अपात्र माणसांना देण्यात येते दे किंवा चांगल्या थळी आणि चांगल्या वेळी सुद्धा सत्कारा शिवाय, मधुर बोलण्याशिवाय पाद प्रक्षालन पूजा सन्मानरहित त्याचप्रमाणे ज्याला दान द्यावयाचे त्याचा अपमान करून देण्यात येते त्या दानाला तामसदान म्हणतात दान आणि तप इत्यादी सद्गुण संपन्न करण्यासाठी पुढे पुढील उपदेश करण्यात आहे श्लोक ते ओम सत अशा तीन प्रकारे ब्रह्माचा निर्देश केला जातो असे म्हणतात त्याने सृष्टीच्या प्रारंभी ब्राह्मण आणि वेद तसेच यज्ञाधिकांची निर्मिती केली ओम तीन प्रकारांनी ब्रह्माचा निर्देश केला जातो तेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा तिचा नामद्र निर्देश केला जातो म्हणून या ठिकाणी असे वेदांतामध्ये ब्रम्हज्ञानी लोकांकडून मानण्यात आले आहे पूर्वीच्या काळी या तीन प्रकारच्या नामांनीच ब्राह्मण वेद आणि यज्ञ यांची रचना करण्यात आली अशा प्रकारे ब्रह्माची स्तुती करण्याच्या उद्देशाने येथे कथन करण्यात येत आहे श्लोकचे चोवीसावा म्हणून वेदज्ञ श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्रविधीने नियमित केलेल्या संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचे हे सर्व आहे अशा भावनेफलाची इच्छा न करता विविध प्रकारच्या यज्ञ तप दानादी क्रिया मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात भाष्य तत् अशा ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून आणि कर्माच्या फळाची अपेक्षा न करता नाना प्रकारे यज्ञ तप दान भूमी सुवर्ण इत्यादी दान करण्याच्या क्रिया मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषामार्फत केल्या जातात ओम आणि तत् या पदांचा सा विनियोग सांगितला आता सत शब्दाचा सा विनियोग सांगतात शोक संविस सद्भाव आणि अंतःकरणाची शुद्धता यासाठी सत हे नाव वापरण्यात येते तसेच हे अर्जुन उत्तम कर्मामध्ये सत या शब्दाची योजना केली जाते भाष्य एखादी गोष्ट पूर्वी नसून पुढे तिचा जन्म झाला म्हणजे आपण पुत्र नसून तो प्राप्त झाला याला सदभाव अथवा जन्म असे म्हणतात तसेच एखादा साधू नसलेला मनुष्य पुढे पुण्यवंत झाला म्हणजे त्याला साधुभाव असे म्हणतात यामध्ये सत असे जे पद आहे तो ब्रम्हच्या नावाचा उपयोग करण्यात आला आहे अर्थात येथे सत असे म्हटले जाते त्याप्रमाणे हे प्रथा विवाहादिमंगल कार्यामध्ये सुद्धा सत शब्द उपयोगात आणला जातो श्लोक सत तसेच यज्ञ तप आणि दान यामध्ये जी श्रद्धा असते ती सुद्धा सत म्हणूनच ओळखली जाते त्या परमात्म्यासाठी केलेले कर्मनिश्चितपूर्वक सत आहे असे म्हटले जाते भाष्य यज्ञामध्ये जी स्थिती असते तपामध्ये जी स्थिती असते किंवा दानामध्ये जी स्थिती असते त्या स्थितीला प्रज्ञावंत लोक सत असे म्हणतात या प्रकारे करण्यात आले येणारे यज्ञ आणि तपादी कर्म जरी असात्विक आणि गुणराहित असले तरी परमात्म्याच्या तीनही नावांचा श्रद्धापूर्वक विनियोग करण्याने सात्विक होते सर्व जागी श्रद्धेच्या श्रेष्ठपणामुळे जे सर्व काही केले जाते म्हणून श्लोक अठ्ठावीसावा हे अर्जुना श्रद्धेशिवाय केलेले हवन किंवा दिलेले दान किंवा केलेले तप असेच जे काही शुभकर्म असेल ते सर्व असंच म्हटले जाते म्हणून या लोकी अगर परलोकी मरणानंतर फलदायक होत नाही भाष्य श्रद्धेशिवाय केलेले हवन श्रद्धाशून्यपणे ब्राह्मणांना दिलेले दान केलेले तप तसेच आणखीही जे काही श्रद्धेशिवाय केलेली स्तुती अगर नमस्कार सर्व कार्य आहे माझी प्राप्ती व्हावी साधना मार्गाने असे सांगितले जाते कारण ते अत्यंत कष्टमय असून सुद्धा साधू पुरुषांकडून त्याची निंदा केली जाते कारण मरणानंतर ते फळ देत नाही आणि या लोकी सुद्धा सुखदायक होत नाही सतरावा अध्याय समाप्त